वाचक मिलिंदव्हा गोष्ट चव्वीस सरदार व त्याचा घोडा एक सरदार लढाईच्या वेळी आपल्या घोड्याच्या खाण्यापिण्याविषयी काळजी घेत असे पुढे काही दिवसांनी लढाई संपली व त्या सरदारचा पगार कमी झाला त्यामुळे तो आपल्या घोड्याला अगदी निष्काळजीपणे वागवू लागला ज्या घोड्याने पूर्वी त्याला भर लढाईच्या जागी मोठ्या शौर्याने आपल्या पाठीवर नेले होते त्याच घोड्याला तो आता मोठमोठी वाहून नेण्याच्या कामाला लावू लागला शिवाय त्याची काळजी घेईन असा झाला त्यामुळे घोडा अशक्त होत चालला पुन्हा एकदा लढाई सुरू झाल्याची बातमी आली असता सरदाराला लढाईवर जाण्याचा हुकूम आला सरदार घोड्याची काळजी घेऊ तो शक्तिशाली व्हावा म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली पण घोड्याला त्याचे ओझे उचलण्याची ताकत नसल्याने तो वरचे वर अडखळू लागला मग तो घोडा सरदाराला म्हणाला तू आपल्या निष्काळजीपणाने ही स्थिती प्राप्त करून घेतलीस माझ्या पाठीवर लाकडं लादून मी माझं खाणं तोडून तू मला घोड्याचा गाढव बनवलंस अशा स्थितीत लढाईच्या कामी मी जर पूर्वीसारखा तुझ्या उपयोगी पडेनाचा झालो तर त्यात माझ्याकडे दोष नाही तात्पर्य एखाद्या प्राण्याची जरुरी नसली म्हणजे त्याला पायाखाली तुडवायचे व जरुरीच्या वेळी मात्र त्याची फार काळजी घ्यायची हे हित करत नाही गोष्ट दोनशे लांडगा कोल्हा व वानर एका वानराला न्यायाधीश करून त्याच्या पुढे लांडग्याने कोल्ह्यावर चोरीची फिर्याद केली त्या न्यायालयाची मजा पाहायला इतर प्राणीही जमले लांडग्याचे भाषण संपल्यावर कोल्ह्याने जबाब दिला की मी लांडग्याची वस्तू चोरली नाही नंतर खटल्याचा विचार करून व पुरावा पाहून वानराने निकाल दिला तो लांडक्याला म्हणाला अरे तुझी स्वताची अशी कोणतीही वस्तू लिहिली नाही व कोल्याला म्हणाला तू चोरी केली के तात्पर्य लबाड म्हणून त्याची एकदा प्रसिद्धी झाली त्याचे म्हणणे कोणी खरे मानत नाही गोष्ट दोनशे अठ्ठावीस घार व कबुतरे एका खुराड्यात काही कबुतरे होती त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्यात फार दिवस घेरट्या घालून कंटाळली पण एकही कबूतर तिच्या हाती लागले नाही मग तिने केली ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली अहो माझ्यासारख्या बळकट व शूर पक्षाला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे मी तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन ससाण्याकडून होणाऱ्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी त्या घारीचे म्हणणे लगेच मान्य केले तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता या दुष्ट पक्षाला घरात जागा गेल्याबद्दल त्यांना फार पश्चात एका शत्रू पासून रक्षण व्हावे म्हणून दुसऱ्या शत्रूचे सहाय्य घेणे मूर्खपणाचे होय वस्ट दोनशे लांडगा आणि बकरा एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चलताना पाहिला तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तू बकऱ्याला म्हणाला अरे तू अशा उन आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस हे नाही एखाद्या वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा त्याने तुला जास्त समाधान मिळेल त्यावर बकरा म्हणाला बाबा रे तू म्हणतोस ते खरं पण मला तू भुकेला दिसतो आहेस म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात हो घालू इच्छित नाही तात्पर्य जे लोक स्वार्थी असतात त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये कारण त्यात काहीतरी कपट असतेस समुद्र आणि नद्या एक पंडित मोठा गर्विष्ठ होता तो आपल्या विद्यार्थ्यांना एकदा तत्वज्ञान शिकवत असता एका विद्यार्थ्याने त्याला सहज थट्टेने विचारले गुरुजी अगस्त्य ऋषींनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे तो ही गोष्ट शक्य आहे का पंडिताने मोठ्या आज्ञतेने उत्तर दिले शक्य आहे इतकेच नव्हे तर मी सुद्धा स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवतो जर असे झाले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन पैद ठरवल्यानंतर काही वेळाने पंडित शुद्धीवर आला व भलत्याच गोष्टीविषयी पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चाताप झाला मग तो अं पैजेची गोष्ट त्याला सांगून म्हणाला या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन पंडिताच्या मूर्खपणाची कालिदासाला दया येऊन त्याने त्याला मदत करण्याचे कबूल केले दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी पंडित कालिदास व गावातले बरेच लोक समुद्रावर गेले कालिदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने खूप तांबे बरोबर आणले होते ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाचे लोकांना आश्चर्य वाटले तो काय करतो याची मोठ्या उत्कंठेने वाट पाहू लागले काय करायचं ते कालिदासाने आधीच सांगितले होते त्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांबरोबर पैज लावली होती त्याच्याकडे पाहून तो म्हणाला अरे ठरल्याप्रमाणे समुद्रात सगळं पाणी पिऊन टाकण्यास मी तयार आहे पण ज्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्या आहेत त्यांचं पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का नुसतं समुद्रातलं पाणी पिण्याचं मला कबूल आहे त्यात जे नद्यांचं पाणी येत असतं ते पिण्याचं मी कबूल केलं नाही हे तुला माहीत आहेच हे बळणे ऐकून तो विद्यार्थी काहीच बोलला नाही व पंडिताच्या हुशारी बद्दल सगळ्या लोकांनी त्याचे फार कौतुक केले तात्पर्य समयसूचकता हा गुण वेळ आल्यास संकटातून मुक्तता करायला मदत करतो गोष्ट दोनशे एकतीस बैल आणि बोकड हिंह मागे लागला म्हणून एक बैल जीव ठेवून पळाला तो घरी शिरत असता तेथे एक बोकड होता तो त्याला हात येऊ देईना तो म्हणाला हे माझ घर हो आहे यात जर तू आलास तर तुला मारीन बैलाने विनंती करून त्याला म्हंटले अरे माझ्या पाठीमागे सिंह लागला या यावेळी मला आश्रय देणं तुझ्या गृहस्थीपणाला योग्य आहे बोकर काही ऐके ना तो शिंगे उभारून त्याच्या अंगावर धावू लागला तेव्हा बैल त्याला म्हणाला अरे मी तुला भीत नाही पण काय करू मी संकटात सापडलो आहे जर यावेळी माझ्या मागे सिंह तर बैल व बोकर यांच्या योग्यतेमध्ये किती अंतर आहे याचा प्रत्यय तुला आत्ताच दाखवला असता तात्पर्य संकटात सापडलेल्याला योग्य मदत न करणे हा दुष्टपणा होय गोष्ट दोनशे बत्तीस ससा आणि कुत्रा एकदा एक कुत्रा एक सशाच्या मागे लागला त्या कुत्र्याला भूक लागली नव्हती त्यामुळे त्याने तो ससा हाती लागला तरी त्याला मारून खाल्ले नाही एखाद्या वेळी त्याला चावावे तर ते अंग चा असा खेळ चालवला होता ते पाहून ससा त्याला म्हणाला अरे तू माझा शत्रू आहेस की मित्र जर माझा मित्र असशील तर असं चावतोस का आणि जर शत्रू तर असं चाटतोस का तात्पर्य जो मित्र आहे की शत्रू आहे हे कळत नाही त्याच्याशी कोणत्या प्रकारे वागावे हे समजणे कठीण आहे गोष्ट दोनशे तेारली वगावर धावून गेला इंद्राने त्याची फारशी पर्वा न करता चापकाने मारावयास सुरुवात केली पण चापकाचे फटकारे बसताच तो प्राणी पहिल्यापेक्षा मोठा होत गेला तरीही इंद्र त्याला मारतच होता व तर तो प्राणी मोठा होत होता तो इतका मोठा झाला की त्यामुळे सर्व रस्ता अडला गेला ते पाहून इंद्राला फार आश्चर्य वाटले एवढ्याच तिकडून बृहस्पती आले व ते, ते इंद्राला म्हणाले की तू ह्या प्राण्याला मारण्याचा नाव स्पर्धा असं असून त्याच्या वाटेला जर कोणी गेलं तर तो असाच मोठा होऊ लागतो तू जर त्याला सोडून दिलंस तर तो लवकरच लहान झालेला तुला दिसेल तात्पर्य स्पर्धेने स्पर्धा वाढत जाते गोष्ट दोनशे चौतीस उंदीर एका घरात फार था उंदीर झाले होते तेथे एक मांजर आले त्याने बाकीच्या उंदरांनी एकत्र होऊन निश्चय केला कि वरून खाली कोणीही उतरू नये त्या दिवसापासून मांजराच्या हाती एकही उंदीर लागला नाही मग ते उपाशी राहू लागले असता त्याने एका ठोंटीला आपले पाय अडकवून व डोके खाली करून मेल्याचे सोंग घेतले ते एक म्हसारा उंदीर म्हणाला अरे तू खुशाले कि अजूलते ढोंग कर तुझ पोटाड़ गरी तुला तरी तुझा विश्वास नहीं तत्पर्य घाटी कपटी वोलने वो, वो खरे खरे कर खरे समझू लोक फसत जरे रूप कहले लोग सहसा फसत नहीं गोष्ठ दौनशे पस्तीस गाढ़व व कूतरा एक गाढ़वाला अपना मालक कुत्र्यावर फार प्रेम करतो तर त्या कुत्र्यासारख्या आपणही बागडलो शेकटी हलविली व मालकाच्या मांडीवर चढलो तर मालक आपल्यावरही प्रेम करील असा विचार करीत असतात मालक बाहेरून आला व ओठ्यावर बसला त्याला पाहताच गाढव त्याच्या समोर जाऊन प्रथम इकडून तिकडे उड्या मारू लागले मग मोठ्याने ओरडले ती मजा पाहून मालक खतखडून हसला नंतर गाढवाने मागच्या पायावर उभे राहून व पुढचे पाय मोठ्या प्रेमाने मालकाच्या अंगावर ठेवले व आता तेथे बसणार तोच मालक घाबरून मोठ्याने ओरडला त्या ऐकून घरातून त्याचा नोकर धावत आला त्याने गाडवाला काठी खरपूस मार दिला तात्पर्य देवाने आपल्याला ज्या स्वरूपात जन्माला घातले आहे त्याचा कामा नाही गोष्ट दोनशे छत्तीस लांडगा आणि धनगर एका घरात काही धनगर बकरी मारून मोठ्या आनंदाने जेवत असता बाहेरून एक लांडगा त्यांच्याकडे डोतावून पाहू लागला मग तो आपल्या मनात म्हणाला वा या धनगराने जर मला बकरी मारून खाताना पाहिले असते तर तेवढा मोठा आरडाओरडा केला असता तात्पर्य जे काम आपण निश्चंकपणे करतो तेच दुसऱ्यांनी केले असता आपण दुसऱ्यांना दोष देतो तर असे न करता दुसऱ्याच्या बऱ्या वाईट कर्माचा जसा विचार करतो तसाच आपल्या कर्माचाही विचार करावा गोष्ट दोनशे सदतीस कुत्रा आणि हंसी एका तलावा काठी हंसी आपल्या पिल्लांसह जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत ह्या तलावाचं पाणी दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मी पिऊ देणार नाही असे ती म्हणे बदक कोंबड्या डुकरे व मांजरे त्या तलावाकडे गेली तर ती त्यांना हकलून देत असे एकदा एक, एक मोठा शिकारी कुत्रा रानात फिरून दमला असता तेथे लागली या बाबून चांगले शासन करावे असे त्याला वाटले पण क्षणभर विचार करून त्याने आपला राग आवरला व तो तिला म्हणाला तुझ्यासारख्या मूर्खाचा दित्कार असो ज्याच्याजवळ लढाई करण्याचं सामर्थ्य नाही किंवा शस्त्र नाहीत त्याच्या अंगी निदान थोडीशी सभ्यता तरी असावी इतके बोलून त्या कडे लक्ष न देता तो भरपूर पाणी प्याला व वा आपल्या वाटेने चालता झाला तात्पर्य प्रत्येकाच्या अधिकाराला मर्यादा असते हे लक्षात ठेवून ज्याने त्याने आपला अधिकार घालवावा गोष्ट दोनशे अडतीस अदृप्त गाढव थंडीच्या दिवसात एका गाढवाला असे वाटले की उघडी हवा व वाळलेला कडवा यांच्याऐवजी थोडीशी उष्णता व घासभर ताजे जवळ आपल्याला मिळाले तर फार बरे होईल त्या ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली पण त्याबरोबर कामही वाढले व त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणे थंडीचाही कंटाळा आला व पावसाळा आला तर बरे असे वाटू लागले लवकरच पावसाळा आला व पुढे येणाऱ्या हिवाळ्याचे सामान वाहून देण्याचे त्याला श्रम पडू लागले शेवटी आता हिवाळा येईल तर बरे असे त्याला वाटू लागले तात्पर्य अस्तृप्त माणसाचे समाधान क्वचितच होते गोष्ट दोनशे एकोणचाळीस गव्हाणीतला कुत्रा एक कुत्रा गोठ्यातल्या गव्हाणीत बसला असता तेथे भुकेला बैल गवत खायला आला पण तो कुत्रा त्याला गवत खाऊ देईना तो त्याच्या अंगावर भुंकू लागला तेव्हा बैल त्याचा धिक्कार करून त्याला म्हणाला अरे क्षुद्र प्राण्या हे गवत तूही खात नाहीस आणि मलाही खाऊ देत नाही अशा या दुष्टपणाबद्दल तुला सदा दारिद्र्य येईल तात्पर्य काही लोक इतक्या कोत्या मनाचे असतात की एखाद्या वस्तूचा स्वतःला उपयोग नसला तरी दुसऱ्याला त्याचा उपयोग करू न देता ती अडवून ठेवतात गोष्ट दोनशे चाळीस करडू व लांडगा एक करडू खोपटावर चढले होते त्या खोपटाखाली एक लांडगा उभा होता त्याला ते शिव्या देऊ लागले तेव्हा तो लांडगा त्याला म्हणाला अरे पोराम हे वाईट शब्द तू उच्चारत नाहीस तर ज्या खोपटावर तू चढून बसला आहेस ते खोपट उच्चारत आहे तात्पर्य काही लोकांच्या अंगी शत्रूंशी दोन हात करण्याची शक्ती नसल्याने ते घाबरून असतात पण दुसऱ्याचा आश्रय मिळाला म्हणून शत्रूचे आता काही चालणार नाही असे त्यांना वाटले म्हणजे ते शत्रुता उपहास करतात व शिव्या <coughs> गोष्ट दोनशे एक्केचाळीस बोकड आणि सगळ्या बोकडांनी एक दा सभा भरवून खाटकाच्या हाती न सापडण्याची तजवीज कशी करावी याविषयी विचार केला आपल्या मालकाचा डोळा चुकून सर्वांनी पळून जावे ही युक्ती सर्वानुमते ठरली नी तिथे त्याच दिवशी अंमला करणावी असे ठरले ते ऐकून त्यातला एक म्हातारा शहाणा बोकड त्यांना म्हणाला अरे तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण जरी पळून गेलो तरी बोकडाच्या मांसाशिवाय लोक राहतील ही गोष्ट शक्य नाही शिवाय खाटिक लोक आपल्या कामात तरबेज असल्याने आपला जीव घेताना ते आम्हाला फार वेळ धडपड ठेवत नाहीत पण आपण एकदा येथून निघून रानावनातून हिंडू लागलो म्हणजे भलक्यात अडाणी लोकांच्या हाती सापडू व त्या आपले हाल हाल करून आपल्याला मारतील हे एकाच बोकड्याने आपला पहिला ठराव रद्द केला व ते आपापच्या घरी गेले तात्पर्य कोठेही जाऊन दुःख टाळता येणे जर निदांमी दुःख होईल अशी जागा निवडणे जास्त शहाणपणाचे होय गोष्ट दोनशे बेचाळीस मुंगी व कोशातला किडा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताचा एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला ले ले तो हरु हरु हरु हरु ते मुला वाटेल तिकडे फिरता येत या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीच फारच अंतर आहे असं म्हटलं पाहिजे यावर किडा काही बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कुठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसले ती इकडे तिकडे फिरत आहे तो एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वाऱ्या साडीत असलेला तिला दिसलाम, तो तिला म्हणाला अग त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी किव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःचीच घेतली बरी असं म्हणत होतीस तोच कोश्यातला किडा मी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येता अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो हिच्च बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल भडाई मारणे हा मूर्खपणा होय गोष्ट दोनशे गाढव आणि त्याची सावली एका प्रवाशाने दर दूर परदेशी जाण्यासाठी एक गाढव भाड्याने घेतले वाट्याने जात असता ते दिवस उन्हाळ्याचे असल्याने उन्ह फार कडक लागू लागले म्हणून गाढव उभे करून तो प्रवासी खाली उतरला आणि उन्ह टाळण्यासाठी गाडवाच्या सावलीत बसू लागला तेव्हा गाढवाचा त्यावरून दोघांचे त्याची सावली नाही प्रवासी म्हणाला गाढवाबरोबर मी त्याची सावली सुद्धा भाड्याने घेतली आहे त्यांचा वाद वाढत शेवटी प्रकरण हात आले तेवढ्यात ते गाढव तेथून पळून गेले ते पाहून दोघांनीही कपाळाला हात लावून बसावे लागले तात्पर्य जगातील व्यवहारात माणसे छायेसाठी भांडून मूळ तत्वाला मेंढी एका गुराख्याचे तेव्हा ते तो सगळ्या मेंढ्यांना घराकडे घेऊन जाण्यास निघाला पण एक मेंढी मागे राहिली होती ती एका खडकावर उभी राहून तेथले पोळे गवत खाऊ लागली तिला आपल्या बरोबर येण्यासाठी त्याने दोन तीन वेळा ओरडून सांगितले पण ती येईना जेव्हा रागाने एक दगड उचलून त्याने तिला मारला तो तिच्या कानाला लागला व तेथून रक्त वाहू लागले ते पाहून मेंढीचा मालक आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही असे त्याला वाटले मग तो त्या मेंढीजवळ जाऊन म्हणाला अग मी जो दगड फेकला तो तुझ्या कानाला लागावा म्हणून नाही सरी तू ही गोष्ट घरी गेल्यावर आपल्या मालकाला सांगू नकोस त्यावर ती मेंढी म्हणाली ही गोष्ट मालकापासून लपवून ठेवता येणार नाही कारण मी जरी ती सांगितली नाही तरीही ते कानाचं रक्त पाहिल्यावर एकूण सगळा प्रकार मार्गाच्या लक्षात येऊन तो तिला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही तात्पर्य अपराधाबद्दल होणारी शिक्षा कधीही टाळता येत नाही गोष्ट दोनशे पंचेचाळीस गरुड आणि मांजर हे गरुड आकाशात उंच उडत असता खाली जमिनीवर एक ससा बसला आहे असे त्याला वाटले तो खरं ससा आहे की काय हे पाण्यासाठी त्याने त्या प्राण्यावर झडप घातली वो त्याला पकडून खाण्यासाठी तो पुन्हा आकाशात उडाला नाही तोच त्याला असे आढळून आले की आपण मोठी चूक केली आपण जो प्राणी पकडून आणला आहे तो ससा नसून मांजर आहे कारण त्या मांजराने गरुडाच्या गळ्याला मिठी मारून आपल्या भयंकर पंजाने गळा तापण्यास सुरुवात केली होती व वेळाने त्याने गरुडा ठार मारून जमिनीवर पाडले तात्पर्य आलाशीपणे व घाईने केलेल्या कामाचा बऱ्याच वेळा भयंकर परिणाम होतो गोष्ट दोनशे सेहेचाळीस व सिंह एका पडल्याने सिंहाला प्रथमच पाहिले तेव्हा तो भिवून सिंहाच्या वीनपणे बोलू लागला दुसऱ्या भेटीत तो धीराने त्याच्या तोंडाकडे पाहू लागला व तिसऱ्या वेळी तर अगदी व त्याच्याशी सलगी करू लागला तात्पर्य अतिपरिचय झाला म्हणजे हलके लोक मोठ्यांचा मान ठेवत नाहीत गोष्ट दोनशे मधमाशी व साधीमाशी एका मधमाशीने एक साधी माशी आपल्या पोळ्याजवळ आनंदाने उडत असताना पाहून तिला रागाने विचारले तू इथे काय करते हवेतल्या राण्यांच्या संगतीत सांगतुका आगंतुका सर... सर... शिरणे तुझ्यासारखीला योग्य आहे का यावर साधी माशी म्हणाली खरोखरच तुला राग यायला मोठे कारण घडले यात संशय नाही तुझ्यासारख्या भांडखोर प्राण्याशी संबंध ठेवणारे वेळे असले पाहिजेत असं मला खात्री वाटतो रागाने संतापलेल्या मधमाशीने विचारले असं का हे मला सांग बरं आमचे कायदे उत्तम असून आमचे राज्य जगात सर्वोत्कृष्ट धोरणावर चाललेलं आहे आम्ही अत्यंत सुवासिक फुलांवर आपली आमची उपजीविका करून मध तयार करण्याचं काम करतो तो मध अमृतासारखा गोड असतो त्या उलट तू नेहमी कुजरेल्या पदार्थावर आपली उपजीविका करतेस माशी म्हणाली आम्हाला जसं राहता येतं तसं आम्ही राहतो मला वाटतं की गरिबी हा काही दोष नाही पण राग हा खात्रीने दोष आहे तुम्ही तयार केलेला मध गोड असतो हे मला मान्य आहे कारण शत्रूवर स्वतःच अधिक नुकसान करून घेता बुद्धी कमी असलेली एक वेळ परवडेल पण तिचा आपल्याला जास्त शहाणपणाने उपयोग करता आला पाहिजे हे लक्षात ठेवलं तर बरं होईल तात्पर्य उत्तम गुणाचा वाईट उपयोग करणारे लोक आहेत गोष्ट दोनशे अठ्ठेचाळीस हत्ती व प्राण्यांची सभा आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले ही प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत म्हणून त्याने सभा भरविली त्या सभेत त्याने एक उपदेशर असे मोठे भाषण केले विशेष करून आळस भयंकर स्वार्थ दुष्टपणा द्वेष मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबूतर विश्वास उपुत्राधारक कुंट निरुप्रेंढी व लहानशी उद्योग मुवक ऐकले नेहमी आवडले पण श्रोत्यांपैकी दुसऱ्या काही जणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मळीच आवडले नाही उदाहरणार्थ वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला साप आपल्या सर्व फुसफुसू लागला व गांधीलमाशी व साधी माशी यांनी फार कुरकुर केली टोळ तुच्छतेने सभेतून टुण टुण उड उडत निघून गेला आळशी अजगराला रागाला, आला व उत्तट वादराने तर हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खादिल शब्दात संपवला माझा उपदेश सर्वांना सारखा उद्देशहून आहे पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग ते आपल्या अपराग कबूल करत निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकत आहेत तात्पर्य आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला आवडत नाही गोष्ट दोनशे एकोणपन्नास गरुड पक्षी व कावळा एका पर्वताखाली मेंढ्यांचा पर्वतावर असलेल्या एका गरुड पक्ष्याने त्या कळपावर झेप घातली व त्यातील एका मेंढ्याच्या पाठीवर बसवून त्याला आपल्या पायात धरून तो आकाशात गेला ते पाहून जवळच्या झाडावर बसलेला कावळा तसेच करायला गेला व त्याचे पाय मेंढ्याच्या लोकरीत अडकले तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून दे धनगर देवते आला व त्याने त्या कावळ्याला पकडून त्याच्या पायाला दोरी बांधली वो तो आपल्या मुलाला खेळायला दिला तात्पर्य दुसऱ्याचे अनुकरण करताना आपली स्थिती व शक्ती यांचा विचार करावा गोष्ट दोनशे पारवा व कावळा एका पिंजऱ्यात एक पारवा कोंडून ठेवला होता तो या पिंजऱ्यात मला किती पिल्ल झाली मी किती धन्य अशी भडाई मारू लागला मित्रा, बढ़ाईच्या कारण ती सर्व पिल्ल ह्याच पिंजऱ्यात तुझ्यासारखी कोंडून ठेवलेली तुला हो पाहावी लागतील तात्पर्य पारतंत्र्यात राहून संततीचा सुकाळ होण्यापेक्षा स्वातंत्र्यात राहून निर्वंश होणे बरे